पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण पहिले काश्मीरमधून प्रयाण स्वतःसंबंधी लिहिणे मोठे आकर्षण आहे पण ते तितकेच अवघडही आहे आत्मनिंदा करावी तर आपलेच मन खट्टू होणार आत्मस्तुती करावी तर वाचकांचे कान किटणार एब्राहम कॉली श्रीमंत आय एकुलते एक चिरंजीव लाडामुळे बिघडण्याचा संभव फार त्यातून हिंदुस्थानात तो अधिकच आणि वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत जर पाठीवर एकही भावंड झाले नाही तर मग त्या मुलाचे फाजील लाड व्हावायचे हे ठरलेलेच माझ्या दोघी बहिणी माझ्याहून पुष्कळच लहान आहेत आणि आम्हा तिघा भावंडात बऱ्याच वर्षांचे अंतर आहे त्यामुळे बालपणात मला माझ्या बरोबरीचे सवंगडी लाभले नाहीत व मी थोडा एकलकोंडा असाच वाढलो शाळेतल्या वर्गबंधूंची गट्टी जमावी तर तेही घडले नाही कारण बालक मंदिर अथवा प्राथमिक शाळा संस्था मला कधीच पाठविण्यात आले नाही मला शिक्षण देण्याचे काम खाजगी शिक्षक आणि शिक्षिकिनी यांच्यावरच सोपविले होते तथापि आमच्या घरी माणसांची वाढ नव्हती हिंदू कुटुंब म्हटले की ते सोयाधाऱ्यांनी गजबजलेले असावयाचे तसेच आमचेही घर होते पण माझी सुलत भावंडे पुष्कळच ओढील ती हायस्कुलात आणि विश्वविद्यालयातून शिकत होती तेव्हा त्यांच्या कामकाजात अगर खेळात भाग घेण्यास मी फार लहान आहे असे त्यांना वाटे तात्पर इतकेच की कुटुंबात माणसे पुष्कळ होती तरी मला आपला एकांत वासस घड आणि स्वतःच मनसुबे रचावेत आणि एकट्यानेच खेळ खेळावेत असेच भाग्य माझ्या वाटनेला येई आम्ही मूळचे काश्मीरातल अठराव्या शतकाच्या अगदी प्रारंभी म्हणजे दोनशेहून अधिक वर्षापूर्वी आमचे वाडवडील काश्मीरच्या खोऱ्यातून निघून पैसा आणि नाव कमविण्यासाठी खालच्या समृद्ध प्रदेशात उतरले त्यावेळी औरंगजेब पैगंबरवासी होऊन मोगल साम्राज्याची इमारत ढासवू लागली होती दिल्लीश्वराच्या गादीवर हरू बसला होता काश्मीर सोडून दक्षिणकड आलेले आमच्या प्रथम पूर्जांच नाव राज कौल संस्कृत व पर्शियन भाषा पंडित म्हणून त्यांच नाव काश्मीरात बरल होत फरुख हसियरन काश्मीरला भिली तव राज कौल फरुख हसियरच्या डोळ्यात भरला आणि सतराशे सोळाच्या सुमारास बहुशाह बादशाहच्या सांगण्यावरून कौल कुटुंब वास्तव्यासाठी दिल्ली झाल एका कालव्याच्या काठी राहत्या घरासह एक जहागीर राज कौल यास दल कालव्याला नहर असा शब्द आहे तेव्हा कालव्याच्या काठी राहणारे म्हणून नेहरू असे अभिधान या घराण्याला मिळाले मूळ नाव कौल ते बदलून कौल नेहरू असे झाले कालांतराने कौल गळून पडले आणि आम्ही नेहरू म्हणूनच ओळखले जाऊ लागलो त्यानंतरच्या धामधूमीच्या काळात आमच्या कुटुंबाच्या नशिबाने अनेक कलाटण्या खाल्ल्या जहागीर कमी होत होत अजिबात नाहीशी झाली आमचे पंजोबा लक्ष्मीनारायण नेहरू हे दिल्लीच्या बादशाहच्या नामदारी दरबारात कुंपळी सरकारचे पहिले वकील म्हणून नेमले गेले होते गंगाधर नेहरू हे माझे आजे 1857 सत्तावन्नच्या प्रसिद्ध बंडाचा जरा आधी ते दिल्लीचे कोतवाल होते 1861 एकसष्ट मध्ये तरुणपणीत म्हणजे वयाचा चौतीसाव्या वर्षी ते वारले 1857 सत्तावन्नच्या बंडापासून आमच्या घराण्याचा दिल्लीशी असलेला संबंध तुटला आणि आमची सर्व कागदपत्र व दस्तऐवज बंडात गहा झाले जवळची सर्व चीजवस्तू जवळजवळ खलास झाल्यामुळे आमचे घराणीही इतर हजारो निराश्रित कुटुंबाप्रमाणे दिल्ली सोडून आग्रास गेले त्यावेळी माझ्या वडिलांचा जन्म झाला नव्हता परंतु माझे दोन सुलते त्यावेळी चांगले जानते झालेले होते त्यांना थोडेसे इंग्रजीही कळू लागले होते एकदा इंग्रजींच्या या तुटपुंज्या ज्ञानामुळे माझे धाकटे काका आणि आमच्या कुटुंबातली मंडळी यांचा मोठ्या अपमानास्पद अरिष्टातून बचाव झाला कुटुंबातल्या काही मंडळींना बरोबर घेऊन ते दिल्लीहून प्रवासाला निघाले असता त्यांच्याबरोबर त्यांची छोटी बहीणही होती तिचे ते कोळे वय आणि काश्मीरी मुलात कुठे कुठे आढणारे ते लावण्य पाहून वाटे एका इंग्रज सोजीराच्या मनात संशय आला माझी आत्या ही कोण इंग्रज मुलगी असावी असे त्यास वाटून त्यांनी मुलगी पळवण्याचा आरोप माझ्या काकांवर केला आरोप त्याचा निवाडा आणि त्याबद्दल शिक्षा हे प्रकार काळात इतके तडकाफडकी होत की माझे काका आणि आमचे कुटुंब यांना शेजारच्या झाडावर टांगून फाशी देण्यास फारसा अवधी लागला नसता पण दैवथोर म्हणूनच काकांच्या इंग्रजी ज्ञानामुळे निकाल जरा लांबणीवर पडला दरम्यान कोणी ओळखीचा प्रवासी त्याच वाटेने जात होता त्याने काकांची व इतरांची अखेर सुटका केली काही वर्ष नेहरू घराण्याचे वास्तव्य आग्रासच होते तेथेच तारीख सहा मे अठराशे रोजी माझ्या वडिलांचा जन्म झाला त्यावेळी माझे आजोबा दिवंगत होऊन तीन महिने झाले होते अंगावर मोगली थाटाचा दरवारी पोशाख आणि हातात वाकडी तलवार अशा वशातल्या आमच्या आजोबांचे एक लहानसे चित्र आमच्या संग्रही आह पेहऱ्यावरून मला मोगल सरदारच सावेत असे वाटेल, परंतु त्यांचा काश्मीरी चेहरपट्टीची ठवण त्या स्पष्टपणे उमटलि आह आमच्या कुटुंबाचा सर्वभार नंतर माझ्या दोघा काकांवर पडला दोघेही माझ्या वडिलांहून बरेच मोठ होत बंसीधर नेहरू हे थोरले काका त्यांना ब्रिटिश सरकारच्या न्याय खात्यात नोकरी मिळाली त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या होत ग्रामीण कुटुंबाशी असलेला संबंध थोड्याफार प्रमाणात तुटत गेला धाकटे काका नंदलाल नेहरू त्यांनी संस्थानात नोकरी पत्करली राजपुतान्यातील खेत्री संस्थांच्या दिवानाचे काम त्यांच्याकडे दहा वर्षापर्यंत होते नंतर कायद्याचा अभ्यास करून ते वकिली करू लागले माझे वडील त्यांच्याच घरी राहिले आणि त्यांच्याच कृपाक्षेत्राखाली लहानाचे मोठे झाले त्या परस्परांचे एकमेकांवर फार प्रेम होते त्या दोघांच्या प्रेमात भ्रातृप्रेम पितृवात्सल्य आणि पितृभक्ती या सर्व भावनांचे क्वचितच आढणारे मिश्रण झालेले दिसून येईल माझे वडील म्हणजे शेंडेफळ साहजिकच माझ्या आजीचा त्यांच्यावर अधिक जीव होता माझी वृद्ध आजी मोठी करारी स्वभावाची होती तिला डावलून कोणी पुढे गेले तर ते तिला खपत नसे ती वारल्याला आज जवजव़ पन्नास वर्ष होत आली परंतु एक मोठी तोऱ्याची आणि करारी स्वभावाची बाई म्हणून तिची आठवण काश्मीरी स्त्रियांना अद्यापही राहिली आहे नुकत्याच स्थापन झालेल्या आग्र्याच्या हायकोर्टात माझे काका वकिली करू लागले आणि हायकोर्टाचे स्थान बदलून ते अलाहाबादला गेल्यावर नेहरू कुटुंबही अलाहाबादला आले तेव्हापासून अलाहाबाद हेच आमचे घर झाले त्याच शहरी बऱ्याच वर्षांनी मी जन्मास आलो हळूहळू माझ्या काकांची वकिली मोठ्या प्रमाणात चालू लागली आणि हायकोर्टातील प्रमुख वकिलात त्यांची गणना व्हाव्यास लागली त्याकाळी माझे वडील कानपूर व अलाहाबाद येथील शाळा कॉलेजात शिक्षण घेत होते सुरुवातीला त्यांनी फक्त पार्शियन आणि अरबी भाषांचाच अभ्यास केला सुमारे तेरा सदैव वर्षी त्यांच्या इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाला पण तेवढ्या वयातही पर्शियन भाषेत त्यांनी बरेच प्रावीण्य मिळवले होते आणि अरबीशीही त्यांचा परिचय झाला होता या अध्ययनामुळे त्यांच्यावर वयाने पुष्कच मोठी माणसे सुद्धा त्यांच्याबद्दल आदरभाव दर्शवित असत लहानपणी इतके पांडित्य संपादन केले असले तरी शाळा कॉलेजातल्या घोड्या व व्रात्यपणा यामुळेच माझ्या वडिलांची विद्यार्थीदशा विशेष गाजली आदर्श विद्यार्थी असे त्यांना म्हणताच येणार नाही अभ्यासापक्ष खेळाकडे आणि नित्यनवा हुडपणा करण्याकडेच त्यांचे लक्ष अधिक अस कॉलेजातल्या पुंड विद्यार्थ्याचे ते म्होरके समजले जात त्या काळी मुंबई कलकत्ता या यासारखी फार मोठी शहरे सोडून दिली तर इतर ठिकाणच्या हिंदी लोकात पाश्चात्य कपडे अगर रीती यांचा सामान्यतः प्रचार झालेला नव्हता पण माझ्या वडिलांनी त्या काळात देखील पाश्चात्य वळण उचलले होते त्यांची वृत्ती जरा अवखळ होती हे खरे पण इंग्रज अध्यापकांचा त्यांच्यावर लोभ अस त्यांनी माझ्या वडिलांची अनेक वेळा पेचातून सोडवणूक केली त्यांच्या अंगच्या तेजस्वीतेवर प्रोफेसर खुश असत बुद्धीची देणगी चांगली असल्यामुळे जरा नेट नवून अभ्यास केला की वर्गात त्यांची चांगली प्रगती दिसून कित्यक्क वर्षानंतर त्यांच्या प्रोफेसरांपैकी मिस्टर हॅरिसन यांच्यासंबंधी आमच्यापाशी वडील पुष्कळ वया मोठ्या स्नेहभावान बोलत असत मिस्टर हॅरिसन ह अलाहाबादच्या मूर सेंट्रल कॉलेजच मुख्य अध्यापक होत्यांच पत्र माझ्या वडिलांनी आपल्या विद्यार्थीदशेपासून जतन करून ठल्ह विश्वविद्यालयाच्या अनेक परीक्षातून ति उत्तीर्ण झाल पण विशेष असे कोठ झळकले नंतर ते शेवटच्या म्हणजे बीएच्या परीक्षेला बसले परीक्षेसाठी विशेष अभ्यास करण्याची तसदी त्यांनी घेतली नव्हती आणि पहिली प्रश्नपत्रिका लिहिल्यावर तर त्यांची अगदीच निराशा झाली आरंभालाच मक्षिका वर, पास झाला असे मनाने घेतल्यावर पास होण्याची अपेक्षा चोरली नाही तेव्हा परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे ठरवून परीक्षेच्या मंडपाऐवजी आग्र्याच्या ताज मनातच त्यांनी वेळ घालविला अध्यापकांनी त्यांना बोलावून घेऊन पहिल्या प्रश्नपत्रिकेची उत्तर व्यवस्थित लिहिली असता नंतरच्या प्रश्नपत्रिका न तुम्ही मूर्खपणा केलात अशी कडक कान उघाडणी केली तथापि माझ्या वडिलांचा विश्वविद्यालयीन आयुष्यक्रम तेथेच खलास झाला हे खरे बीएची पदवी त्यांनी कधीच घेतली नाही आयुष्यात बरकत मिळवावी आणि एखाद्या धंद्यात आपले बस्तान नीट बसवावे अशी उत्कंठा त्यांना लागली होती ज्यात बुद्धिमत्तेची चमक दाखविता येईल आणि पैसा कमावता येईल असा धंदा हिंदुस्थानात त्यावेळी एकच होता तो म्हणजे वकिलीचा सा। साहजिकच माझ्या वडिलांनी वकिलीकडे जाण्याचे ठरविले शिवाय घरचे उदाहरण डोळ्यासमोर होतेच ते हायकोर्ट वकिलीच्या परीक्षेला बसले आणि तीनुसते पास झाले नाहीत तर त्यांनी पहिला नंबर पटकावून एक सुवर्णपदकही मिळवले मग त्यांचा मनाजोगा धंदा त्यांना सापडला म्हणा किंवा आपण निवड केलेल्या धंद्यात यशस्वी होण्याचा निर्धारच त्यांनी केला होता असं म्हणा कानपूरच्या जिल्हा कोर्टात त्यांनी वकिलीला प्रारंभ केला मनात ईर्ष्या असल्यामुळे त्यांनी अंग मोडून काम केले आणि लवकरच त्यांचा चांगला जम बसला तथापि खेळ आणि करमणुकीची व मनोरंजनाची इतर साधने याकडची त्यांची ओढ कायमच होती त्यामुळे काही वेळ त्यात खर्च होई कुस्त्यांच्या दंगलीची त्यांना विशेष आवड होती त्याकाळी जाहीर कुस्त्यांविषयी कानपूर शहराची ख्याती होती सुरुवातीचे धडे कानपूरला तीन वर्षे घेतल्यावर माझे वडील अलाहाबाद येथे हायकोर्टात वकिली करण्यासाठी आले त्यानंतर थोड्याच वर्षांनी त्यांचे थोरले बंधू पंडित नंदलाल हे एकाएकी वारले माझ्या वडिलांच्या माथ्यावर ही आकाशीची कुरडच कोसळली जवळजवळ पितृस्थानी असलेल्या प्रेमळभावाच्या सहवासास ते स्वतः अंतरले आणि कुटुंबातला करता आणि मुख्य कमावता पुरुषही नाहीसा झाला त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा संसारगाडा चालवण्याची जबाबदारी तरुणपणीच माझ्या वडिलांच्या शिरावर पडली यापुढे आपल्या धंद्यात ते अगदी घडवून गेल यशस्वी व्हावयाची ही प्रतिज्ञा कित्येक महिन्यापर्यंत इतर सर्व गोष्टींशी असलेला संबंध त्यांनी तोडून टाकला काकणगडची बहुतेक वकीलपत्रे त्यांच्याकडे येऊन ती कामे त्यांनी व्यवस्थितपणे चालवल्या कारणाने वकिलीच्या धंद्यात प्रवीण होण्याची जी त्यांची मनीषा ती लवकरच पूर्ण झाली यशामागोमाग अधिक काम व अधिक पैसाही त्यांच्यापाशी आला व तरुण वयातच यशस्वी वकील असा त्यांचा बोलमाला झाला पण हा मान मिळवण्यासाठी त्यांना किंमतही तशीच द्यावी लागली खासगी अथवा सौजनिक कोणत्याच इतर कामासाठी त्यांना वेळ सापडण्याचा सा झाला सणावाराचे आणि सुटीचे सगळे दिवस वकिलीच्या चरणी वाहिलेले होते इंग्रजी शिकलेल्या मध्यमवर्गीयांचे म्हणजे पांढरपेशांचे लक्ष्य नुकतेच काँग्रेसकडे जाऊ लागले होते काँग्रेसच्या काही अधिवेशनांना वडील हजर आणि तिच्याबद्दल वैचारिक निष्ठाही दाखवी पण काँग्रेसच्या कामात ते फारसे मन घालत नसत धंद्यातच ते गुंतून पडलेले होते शिवाय सार्वजनिक कार्य आणि राजकारण आपल्याला कितपत जमेल याची त्यांना शंका वाटत असावी कारण त्यांना तो पोहतो या बाईंकडे विशेष लक्ष दिलेले नव्हते आणि त्याबद्दलची माहितीही त्यांना फारच थोडी होती शिवाय जेथे आपल्याला दुय्यम दर्जाचे काम पत्करावे लागेल अशा कोणत्याही चळवळीत अगर संघटनेत भाग घेण्याची त्यांची इच्छा नसे बालपंची आणि तरुणपणाची चढेल वृत्ती बाह्यातकरी थंडवल्यासारखी दिसत असली तरी सत्ताभिलाशे तिचे रुपांतर झाले होते इतकेच तिच्या जोरावर वकिलीच्या धंद्यात यशस्वी झाली आणि अधिकच स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनले खडा जंगीची अडचणीवर मात करण्याची त्यांना फार आवड असे असूनही त्यांनी त्या काळी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्याचे टाळले याचे नवल वाटते राष्ट्रीय सभेच्या तेव्हाच्या राजकारणात चढाईचे वातावरण फारच थोडे होते तथापि राजकारणाचे मार्ग नव्हे आणि धंद्याच्या कामाचा रगाडा फार त्यामुळ त्यांनी राजकारणात लक्ष घातले नसावे। नसावयश सोपानावरील त्यांची पकड आता चांगली घट्ट बसली होती आणि कोणाच्या मेहरबानीनव त्यांच्या समजुतीप्रमाणे दुसऱ्या कोणाची चाकरी करुनही नव्हे तर स्वतःच्या महत्वाकांक्षि आणि बुद्धीच्या बळावर त्या सोपानाच्या एक उंच पायरीवर त पाऊल टाकत चालल होत राष्ट्रीय वृत्तीची व्याख्या अगदी काटतोलपणी क्लि नाही तर त राष्ट्रीयवृत्तीच होत असे म्हटले पाहिजे परंतु इंग्रज लोक व त्यांचे रीतीरिवाज यांचे ते कौतुक करीत आपल्या देशबांधवांचा धप्पा झालेला असून पारतंत्र्याची बक्षिसी मिळाली ती त्यांच्या लायकीला अनुरूप अशीच मिळाली अशी त्यांची कल्पना होती आणि काहीही न करता नुसती बडबड करीत राहणाऱ्या राजकीय फुडाऱ्यांबद्दलच्या तुच्छतेची छटाई त्यांच्या अंतकरणात दिसून येईल परंतु बडबडण्याव्यतिरिक्त त्यांनी काय करावे हे खुद्द वडिलांनाही सांगता आले नसते स्वतःच्या यशाविषयी वाटणाऱ्या अभिमानामुळे त्यांच्या डोक्यात असा विचार येत असावा की राजकारणात वावरणारे सगळेच नवे, पण बरेचजण संसारात फजित झाले म्हणून राजकारणात घुसले आहे। सारक्या फुगत चाललेल्या मिळकतीबरोबर आमच्या राहणी ते पालट होत गेला कारण वाढत्या उत्पन्नापाठोपाठ वाढता खर्च हा आलाच हवा तेव्हा आणि हवा तेवढा पैसा मिळवण्याची अंगी असताना पैसा साठवणे म्हणजे आपल्या अंगच्या ऐपतीची अवहेलना करण्याप्रमाणे आहे अशी माझ्या वडिलांची कल्पना होती खेळाडू वृत्ती आणि हरतरेचे भोगविलास टाकण्याची आवडते यांची गट्टी जमल्यावर खिशातले पैसे बाहेर निघण्याला कोणताच प्रत्यवाय उरला नाही आमची राणी राहणी अधिकाधिक पाश्चात्यवर्णावर जाऊ लागली माझ्या लहानपणी आमचे घर हे अशा प्रकारचे होते